पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबणे रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्या विद्यापाटील गोष्ट दुसरी नदी शेवटी सागराला मिळेल प्रकरण तिसरे असमाधान सर्वज्ञ माधव आज असमाधानी होता इतक्या वर्षात असे असमाधान त्याला कधी वाटले नव्हते तो नेहमी पुस्तकात रंगलेला असा परंतु आज पुस्तके निस्सार वाटत होती जी पुस्तके वाचता वाचता इतकी वर्ष तो घामाघूम झाला त्या पुस्तकात काडी मात्र राम नाही असे त्याला वाटले तो शून्य दृष्टीने दिवाणखान्यातील त्या ज्ञानभांडाराकडे बघत होता शेवटी तो उठला तो खिडकीजवळ गेला खिडकी उघडावी असे त्याला वाटले परंतु ती खिडकी उघडेना बिजागरे गंजून गेली होती बोल्ट गंजला होता शेवटी सर्व शक्ती एकवटून त्याने बोल्ट ओढला खिडकी उघडली बाहेरच्या शुभ्र चाचण्याचा प्रकाश एकदम दिवानखाण्यात भरला सूर्याच्या किरणांना चंद्रकिरणा आजपर्यंत तो दिवानखाना बंद होता चंद्राच्या प्रकाशाला त्या शिरावयाचा आज आनंद होत होता आज पौर्णिमा होती पूर्ण चंद्र अनंत अशा काळ्या सावळ्या आकाशात शोभत होता मध्यरात्र झाली होती सर्वत्र सामसुम होते मदे ते कुत्रे बुंके वटवागुळ फड फड करी माधव त्या चंद्रप्रकाशाकडे पाहत राहिला कितीतरी वर्षात चादणे त्याने पाहिले नव्हते सर्व पृथ्वी दुधात नाल्यासारखी दिसत होती माधव उभा होता अनिमिष नेत्रांनी तो चंद्रप्रकाश पित होता तेथे खिडकीत त्याची तंद्री लागली तो विचारभंग झाला तो मनात म्हणाला मी इतकी वर्ष सर्व विद्यांचा अभ्यास करीत आहे परंतु मला काय मिळाले विश्वाचे रहस्य उलगडले का चंद्र सूर्य तारे यांचा थोडा अभ्यास केला का परंतु या सर्वांचे आदीकरण काय सारी कोडी सुटली का मी निशंक झालो काय का मिळवले मी विश्वाचे कोडेही मला सुटले नाही व सुखांचा उपभोगही मी घेतला नाही माझे जीवन रिकामे आहे शून्य आहे उगीच इतकी वर्ष येथे अंधारात घालविली हुले हुंगली नाहीत पाण्यात डुमलो नाही टेकडीवर चढलो नाही चादण्यास फिरलो नाही नीट खाल्ले नाही नीट प्यायलो नाही ना ज्ञान ना सुख ना मनाचे समाधान ना देहाचे फुकट फुकट गेला सारा जन्म फुकट गेली सारी वर्ष कितीतरी वेळ अशा विचारात तो उभा होता तिकडे कोंबडा हरवला पहाट झाली कोणीतरी खाली येऊन हाका मारित होते कोण होते माधवाकडे अभ्यासासाठी येणारा तो एक विद्यार्थी होता त्याच्या हाकाने माधव भांवर आला परंतु तो रागावला या हाकांमुळे पुन्हा आपण प्रत्यक्ष सृष्टीत आलो म्हणून त्याला वाईट वाटले कसा विचारात रंगलो होतो परंतु हा आला हाका मारे, असे म्हणत माधव खाली गेला काय आहे रे कशाला पाटे बोमला दालास मी विचारांच्या स्वर्गात होतो तू माझी समाधी भंगलीस तंदरी मोडलीस जा चालता हो जा आज अनध्याय आज नको वाचन फुकट आहे वाचन बिचन काही अर्थ नाही असे दारात उभे राहून माधव म्हणाला शिष्य नम्रपणे म्हणाला आज तुम्ही उपनिषदे माझ्याबरोबर वाचणार होता चलावर रागावू नका तुमच्या ज्ञान सिंधूतील एक कंतरी मला मिळव दे गुरु शिष्य वर आले परंतु माधव काही बोलेना, शिष्य तसाच तेथे ते पुस्तक उघडून बसला होता बाहेर चांगला प्रकाश पडला सूर्यनारायण वर आला गावातील व्यवहार सुरू झाले लोक हिंडू फिरू लागले आज बाजाराचा दिवस होता खेड्यापाड्यातील लोक गाड्या घेऊन येत होते भाजीपाल्याच्या धान्याच्या फळांच्या ऊसांच्या गाड्या येत होत्या आज बाहेर फिरायला जाऊ येतोच त्या टेकडीवर जाऊ माधव म्हणाला मला घरी काम आहे आज बाजाराचा दिवस शिष्य म्हणाला जा तर घरी आज मला फिरण्याची हुक्की आली आहे आज नको वाचन रोज आहेच वाचणे माधव म्हणाला शिष्य निघून गेला माधव दिवाणखाण्यात हिंडत होता तो पुन्हा विचारात मग्न झाला त्याने एक कपाट उघडले त्यातील हो एक कुपी त्याने घेतली व ती खिशात ठेवली पुन्हा एरझऱ्या सुरू झाल्या एकदम काहीतरी ठरले लांब अंगरखा घालून माधव बाहेर पडला तो झपा झप जात होता कितीतरी दिवसांनी तो आज बाहेर पडला होता लोक त्याच्या पाया पडण्यासाठी धावले एकच गर्दी झाली लहान मोठ्यांची स्त्री पुरुषांची झुंबड उडाली माधव चिडला तो संतापला कशाला माझ्या पाया पडता तो संतापून ओरडला वा असे कसे म्हणता महाराज तुम्ही मागे औषध दिलेत त्याने माझा रोग गेला देव आत तुम्ही एक मनुष्य म्हणाला अरे तुझा रोग बरा झाला असेल तर दुसरे दहा माझे औषध घेऊन मेले असतील तुम्ही माणसे मोठी विचित्र नकारे त्रास देऊ तो पुन्हा दुसऱ्या लोकांना म्हणाला शेवटी माधव पळत सुटला निसटला एकदाचा लोक मागे राहिले बाजाराची गर्दी सुरु झाली ते माधवाला विसरले माधव आता एकट्या जात होता बाहेर ऊन होते परंतु त्याला भान नव्हते रात्री चंद्रप्रकाश त्याला आवडला आता ऊन आवडत होते तहान भूक सारे तो विसरला शेकडो विचार त्याच्या मनात येत होते ते विचार त्याला कुठेतरी नेत होते समोर टेकडी होती तो आता टेकडी चढू लागला जरा घसरला परंतु पुन्हा सावरला दुप्पट जोराने चढून तो वर आला प्रचंड शिळा होती त्या शिळेवर तो बसला कितीतरी वेळ बसला तिकडे बाजार संपताला, आला गाड्या परत चालल्या सूर्यनारायण अस्तात चालला पश्चिमेकडे लाल लाल झाले होते माधवाने खिशातील ती कुपी काढली तिचे बूस त्याने काढले टाकूका पिऊन काय करायचे जगून काय मिळविले सारे जीवन व्यर्थ आहे मानवी जीवनात अर्थ नाही पडदे ही मातीत माती असे तो म्हणत होता पुन्हा पुन्हा ती कुपी तो तोंडाजवळ येई परंतु पुन्हा आत खाली छे जगाला कंटाळुंक मरू निराशेने मरू मी काय भ्याड आहे दुनिया मला भेकड मानेल माधव भेकड नाही माधव निराशेच्या हरी जाणार नाही माधव जगात कोणालाही शरण जाणार नाही नको ते मरणाचे विचार आत्महत्येचे दुबळे विचार त्याने ती कुपी दूर भिरकावून दिली त्याने मरण भिरकावले पुन्हा जीवनाला मिठी मारायला तो उभा राहिला